स्कंध पाचवा अध्याय सोळावा महिषासुराचा रणात प्रवेश अखेर महिषासूर क्रुद्ध झाला आणि पताका लावलेला आयुधनी परिपूर्ण शुभ्रवर्णी उत्तम चाके आणि सुंदर दांडी असलेला माझा रथ सत्वर घेऊन ये महिषाच्या आज्ञेप्रमाणे त्याने त्वरित रथ जोडून आणला तो म्हणाला राजा रथ श्रगारून दारात उभा आहे रथ सर्व आयुधे आणि अस्त्र यांनी युक्त आहे तेव्हा महाबलाढ्य महिश मानव देह धारण करून संग्रामात जाण्यास निघाला त्याने मनात विचार केला मी दुर्मुख आणि युक्त महेश आहे असे पाहून त्या देवीला आनंद होणार नाही स्त्रियांना रूप आणि चातुर्य हवे असते तेव्हा आपण रूप आणि चातुर्य घेऊनच तिच्याकडे जावे म्हणजे ती येवना माझ्यावर प्रेम करीन मलाही इतर स्वरूपाने तिच्यापासून सुखप्राप्ती होणार नाही तर मनुष्य रूपाने त्याग करून सुंदर आणि मनुष्य देहदारी झाला त्या महिषाने उत्तम आयुधे घेतली मनोहर भूषणे दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या तो मदनासारखा दिसू लागला असा तो मदोन्मत्त दैत्य मन हरण करून घेणारे सुंदर रूप धारण करून सैन्यासह देवीकडे निघाला त्याच्या सभोवती अनेक वीर होते देवीने त्याला येताना पाहून शंख वाजवला तो विस्मयकारक शंख ना ऐकताच महिश हसतच देवीसमोर येऊन म्हणाला हे देवी प्राणी स्त्री असो व पुरुष असो नित्य सुखाची इच्छा धरतो ते सुखसंयोग अनेक प्रकारचे आहेत काही संयोग द्वेषामुळे काही हेतूपूर्वक आणि काही प्रसंगोपात असतात त्यापैकी प्रेमामुळे होणारे संयोग मी आता निवेदन करतो माता पुत्राशी होणारा संयोग प्रेमामुळे होतो म्हणून उत्तम होय भ्रात्यांशी भ्रात्याचा होणारा संयोग उपकार बुद्धीने होतो म्हणून तो मध्यम होय अनेक प्रकारच्या कार्याने आणि काही प्रसंगामुळे एकत्र आल्याने लोकांचा होणारा परस्पर संयोग त्याला विद्वज्जन स्वाभाविक संयोग म्हणतात हा अल्पकाल सुख देतो म्हणून तो कनिष्ठ संयोग होय परंतु हा खरा श्रेष्ठ संयोग होय तो नित्य सुखदा तो म्हणजे समवयस्क स्त्री पुरुषांचा होणारा संयोग कारण चातुर्य रूप वेश या गोष्टी आणि कुल शील आणि गुण यांच्या योगाने तो अत्युत्तम सुख देतो म्हणून त्याला अत्युत्तम संयोग म्हटले आहे त्या अत्युत्तमांमुळे परस्परांचा उत्कर्ष होतो म्हणून माझ्यासारख्या तो संयोग तू करशील होईल हे प्रिय मी इच्छेप्रमाणे नाना रुपे धारण करणारा असून इंद्रादी देवांना युद्धात जिंकलेले आहे तेव्हा या जगात तूर्त तरी माझ्यासारखा अद्वितीय पुरुष दुसरा नाही म्हणून तू माझा स्वीकार कर माझील दिव्यरत्नांचा उपभोग घे अथवा दान देऊन टाक हे सुंदरी मी तुला माझी पट्टराणी करीन मी तुझा दास होऊन देवांशी वैर करण्याचे सोडून देईन तुला ज्यात सुख वाटेल ते मी करीन तेव्हा तू आज्ञा कर तुझ्या रूपाने माझे चित्त मोहित झाले आहे हे सुंदरी अत्यंत आतुरतेने मी तुला शरण आलो आहे तेव्हा कामबाणा पीडित झालेल्या माझे रक्षण कर शरणागताचे रक्षण हाच खरा धर्म आहे हे सुनये मी तुझा दास आहे मी अन्यथा हे बोलत नाही मी शेवटपर्यंत शब्द पाळीन हे तनुलते माझी सर्व शस्त्रास्त्रे टाकून मी तुझ्या नम्र झालो आहे हे चारुगात्री मी जन्मापासून इतका दिन कधीच झालो नाही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशी गाठ पडली असतानाही मी नमलो नाही रणांगणातील माझा पराक्रम देवही जाणून आहे तेव्हा असा हा पुरुष तुझा दास झाला आहे यावरती भगवती हसत हसत म्हणाली अरे मूर्खा परमपुरुषाशिवाय मी अन्य पुरुषाची इच्छा करीत नाही हे दैत्या मी त्या परम पुरुषाची इच्छा असून मीच हे सर्व जग उत्पन्न करते विश्वकर्म्याची सर्व काळ मजकडेच दृष्टी असते मी त्याची शक्ती संज्ञात प्रकृती आहे म्हणूनच मला शाश्वत चैतन्य प्राप्त झाले आहे मलाही इच्छा होत नाही म्हणून हे मंदबुद्धे स्त्री समागमाची इच्छा करणारा तू मूर्ख आहेस कारण पुरुषाच्या बंधनासाठीच स्त्री ही श्रृला म्हणून निर्माण केली आहे अरे बेड्यानी जखडलेला मनुष्य एक सुटेल पण स्त्रीने बद्ध झालेला पुरुष कधीही मुक्त होणार नाही हे मूर्खा मूत्रद्वाराचे सेवन करण्याची तुला का बरी तुला खरे सुख हवे असेल तर शमाचे अवलंबन करत होते देवांबरोबरचे तुझे वैर सोडून जीवितांची इच्छा असल्यास तू पाताला जा किंवा मजबरोबर युद्ध कर सध्या मी बलाढ्य असून तुझ्या नाशा मला देवानी पाठवले आहे तू मला आता जे मधुर शब्दांनी बोललास त्यामुळे मी संतुष्ट झाले आहे म्हणून तू येथून जीवितसह सज्ज टाकली तरीही होते म्हणून जीवदान तुला मृत्यूची इच्छा असेल तर युद्ध कर मी निश्चित तुझा वध करीन हे ऐकून महेश स्पष्टपणाने म्हणाला हे सुमुखी तुझ्यावर प्रहार करण्याची मला भीती वाटते कारण तू मनोहर अवयवानी युक्तशी स्त्री आहेसणू महेर विवाह करून आलीस तेथे चालती हो ज्या अर्थी तू माझ्याशी मैत्री केली आहेस त्या अर्थी मी तुला प्रहार करणार नाही तेव्हा खुशाल निघून जा त्यात तुझे हित आहे तुझ्यासारख्या सुंदरीचा वध करून मी काय साधणार स्त्रीहत्या बालहत्त्या ब्रह्महत्या ही दुस्तर पापे जरी तुला घेऊन मी घरी गेलो तरी ते निरुपयोगी आहे कारण बला उपभोग घेण्यास सुख नाही हे सुकेशी, मी नम्रतापूर्वक सांगतो की स्त्रीशिवाय पुरुषाला सुख नाही त्याचप्रमाणे पुरुषाशिवाय स्त्रीला सुख नाही सयोगाने सुख तर विरोधाने दुःख होते तू सर्व गुणसंपन्न आहेस पण तू माझा स्वीकार करीत नाहीस त्या अर्थी तुझ जवळ चातुर्याचा अभाव असावा हा भोगवर्जनाचा उपदेश तुला कोणी दिला कोणी दुष्ट दुष्टभावने तुला हे उपदेश दिले आहे खरोखरच विवाहामुळे तुला आणि मला सुख होईल तूच पहा विष्णू लक्ष्मीसह ब्रह्मदेव सावित्रीसह शिव पार्वतीसह आणि इंद्र शैचीसह असतो म्हणून ते सुखी आहेत तेव्हा तू माझ्यासारखा पती न वरणे हे तुला आहे हे, हे, हे समजत नाही तो मदन आपल्या बाळानी तुला का यथे ताडण करीत नाही याचे आश्चर्य वाटते मला वाटते तू अबला आहेस म्हणून का तुझ्यावर मदन बाण सोडित नाही तुझ्याशी त्याचे वैर असेल किंवा माझ्या सुखाचा नाश करणाऱ्या देवांनी या मदनाचे निवारण केले असेल म्हणून तो तुझ्यावर प्रहार करीत नाही हे मृगनयने ज्याप्रमाणे सुंदर राजाचा त्याग करून त्या मंदोदरीला अखेर पश्चाताप करावा लागला त्याचप्रमाणे माझा त्याग केल्याने तुलाही पश्चाताप होईल मोहाने व्याकुळ होऊन जेव्हा ती कामातूर झाली तेव्हा एका छठालाच पती म्हणून वरले अध्याय सोळावा समाप्त